वर्ष जरी झाली ना तरी हे लक्षात येतं की ते जिवंत असताना बाल गंधर्वाचं म्हटल्याबरोबर जे एक संगीताचं अभिनयाच किंवा त्यांच्या वेळच्या नाटकांचं जे एक विश्व मनाच्या बरोबर असे मात्र या क्षणी सुद्धा तसंच जीवन अजूनही खरंय म्हणजे मला की कलावंताच्या स्मरणाचं देखील एक जसं सगळ स्वरूप असत तसं एक कैवल्यात्मक स्वरूप आहे आणि ते स्वरूप मात्र जितकं मोठं तितकं जास्त किरण कलावंतातच कशाला कुठल्याही थोर गटीचं म्हणायला हवं समर्थने साऱ्या शब्दात तरी सांगितले होते कवल्यात्मक स्वरूपच आहे नारायणांच्या बाबतीमध्ये मात्र त्या कीर्ती की रुपे उरावे मध्ये थोडासा फरक करून असं म्हणता येईल की ते गाण रूपाने आवे होते निश्चितच केशवसुद्धा वाढले ना त्याच्यानंतर गडकऱ्यांनी एका म्हटलं होतं की केशवसूत कसले मेले केशव सुत गाता गात नारायण बाइे तो अगली गाता बस लेलगंधर्व आज ही गाता केवल ध्वनिमुद्रकू गाता नहीं महाराष्ट्र गायक गायिका वर ताय इतका खोल परिणाम है कि चटकन एखाद जागा अच्छे कि मैफिलदम ओंधर्व बांधर्वे जाए आणि ज्याने नायनांचं गाणं प्रत्यक्ष ऐकलं त्या त्यांची नाटकातली कामं पाहिली त्या पिढीतली माणसं सोडा पण अगदी आजच्या पिढीतल्या गायक गायकांच्यावर देखील नायनांच्या गाण्याचा खूप आस नक्कीच आहे म्हणजे जुनं गाणं म्हणून सोडून देता येत नाही ते आजचंही गाणं येतात म्हणजे आता पहा जे वीस वर्षाची किंवा बावीस वर्षाची मुलं किंवा मुली आहेत ना ते सुद्धा नायनांची जागा गाळ्यात याला आतुर असतात कारण कुठेतरी त्यांना त्याचं एक सौंदर्य दिसत असत नक्कीच म्हणजे त्या जागा आता सौंदर्याचं एक चिरंतन वरदान घेऊन आल्या होत्या लक्षात येत हो ना आता तुमच्या आणि आमच्यापासून जरा निराळीच आहे पस्तीस एक वर्षाच्या सहवासात आपण असंख्य वेळा नारायणच्या त्यांची गाणी आपण जोडीने ऐकलेली आहेत त्यांची उतारवा पुण्यामध्ये झालेली नाटकं तीही जोडीने पाहिलेली आहेत लहानपणी अर्थातच मी मुंबईला आणि तुम्ही नागपुरात ती नाटकं पाहिले आहेत आपल्या गावातील उमरावतीला पाहिले आपल्याला त्यांच्या परिचयाचं भाग्य मिळालं पण जसे त्यांचं आपण गाणं ऐकून सुद्धा अतृप्त राहिलो ना तितकेच त्यांच्याविषयी बोलून सुद्धा किती बोललो आपण त्यांच्याशी आत्ता बंड बोललो बोलून सुद्धा अजून बोला। बोला। बोलायचं राहूनच गेलंय असंच वाटतं नाही त्यांच्यातल्या त्या ते असामान्य मोहिनीचं रहस्य अजूनही उरगडायचं राहिलंय असं नाही वाटत कुठेतरी काहीतरी अजून शिल्लक राहिला आपण चिमटीत पकडायचा प्रयत्न करतो काहीतरी सुटतं असं वाटतं हेच कलावंत गडकऱ्यांनी राजसन्यासातल्या साभाजीच्या तोंडेत वाक्य घातलं असलेलं बरं का तो सभाजी म्हातारा असतो ऐकून तो म्हणतो नाएन। की थोरले आबासाहेब जाऊन इतकी वर्ष झाली तरी राजांच्या नावाची नशा अजून उतरत नाही खरा आहे नाय नावांच्या बाबतीमध्ये नेहमी असं वाटत की त्यांच्या नावाची नशा अजून उतरत नाही अनेकांची आपल्यासारखीच अवस्था आहे नवीन नवीन मुलं आम्हाला विचारायची की तुम्ही स्त्री पार्टातली अजूनही विचारता की स्त्री पार्टातली कशी होती कामं पाहत होता असं विचारतात गाणं ऐकलं की म्हणत नाही हा ग्रेट आहे तिथे कुठेतरी ते मोठेपणा बरोबर सापडतो ते काय गाणं म्हातर व्हायला तयार नाही तसं पाहायला गेलं तर आपल्याला त्याला आपण नाट्यसंगीत म्हणतो आपली नाटकातली पदं नाटकातली पद नाट्यसंगीत म्हणू आपण आपलं तर हे सगळं संगीत जे आहे ते नाटकामध्ये आपल्या गाणाऱ्या नटांनी किंवा जे नाटककारी होते गाण्यातील दर्जी त्यांनी ते मिळेल तिथं नाटक त्यांनी काय असं पाहिलं नाही की खाल दर्जा चलोरा ज्यादा कि संगीत नारायण उदय उदय संगीता वक्त संगीता की खूब छाप है न स्त्री गीतारी संगीत है स्त्री गीता है धारना की गीता है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 घेतले आता जो गाय संस्कार तत्काल नटां जो एक हल्ली हल्की लोकसंगीत है सुरुतला नारायण रावच तुंड पद अरे मना अरे वेड़ा तुम्हारा नमून दाखला दाखो अर्थात बालगंधर्वांच्या जवळ जायची काय माझी योग्यता नाही सालीची गमत त्यातले शब्द बाल कसे कसे। बार। बार। बार। आज बालगंधर्व कसे उच्चार हे दाखवण्याचा भाग वेगळा तुम्ही दाखवतो अरे वेडा मना तल्मे अरे वेडा मना तल्मे अरे वेडा मना तल्मे अरे वेडा मना तल्मे संगीत का आशा हळ हळते संगीत का आशा हळ हळते I'm a person that's even outside. प्रथम भगत लेके मैं नाचल में अरे बे जामुना कण में अरे बे जामुना कण में अरे बे जावना कण में ऐना सुखाचा मना कसे बसले भीती घरु कसे बसले प्रथम हरवे रामना हरवे रामना हरवे रामना करले तुम्ही मगाशी वाचल राहा बरं का बाळबोध हा शब्द वापरत हो चांगला शब्द वापरत तुम्ही काय बाळभोत पद्धतीने गायचं हे फार सोपं आहे असं पुष्कळांना वाटत असत फार अवघड आहे सोपं लिहिणं हे सुद्धा अवघड आहे तुम्हाला माहिती आहे ना की इसापा सारखी आणखी एक नवीन गोष्ट कोणीही लिहू शकलेला नाही सगळ्यात सोपं लेखन तेव्हा हे जे सोपं होतं ते तितक सोपं नव्हतं तस कारण असं होतं की त्यांना ते सोपं आहे असं दाखवणं प्राप्त होतं कारण ते नाटकात ते करत असत तुम्ही गवरी गायला बसल्यानंतर आपण मुश्किल जागा किती घेतो बर का हे दाखव करतात आम्ही पाहिलेलं आहे आटापिटा वगैरे केल्यासारखा वगैरे म्हणजे बाकीच्या वाटतं काय मुश्लिल जागा मुश्किल आहे असं निघाला वाटतं गळ्यातून निघाली नाही तर हातातून परंतु रंगभूमी होती तसं करून चालत चालत नाही शकुंतलेच्या भूमिकेत सुभद्रेच्या भूमिकेत मुश्किलातली मुश्किल जागा सुद्धा त्यातली मुश्किली न दाखवता लागतं आणि मला वाटतं हे मी काही इतर कोणाचंही अवमान करायचं म्हणून म्हणत परंतु ज्याला आदर्श रूप म्हणावं नक्कील गाता है हा सोपेपण हाँ सब अवगर भाग होता हार कशाला नारायणराव गु जबड़ी तान हि तुम्हारा स्टेज वही तान या या ही तुम्हाला अंगाने जबड़ा घटला जो वास्तविक जबड़ा होता पर इतक हलवारपने पेश केहज गोष्ट नहीं आ, आ, आ, आ, आ। जो हा सहजता ही त्याने इतक्या सहजपणे करून दाखली की तुम्हाला सहजता हा सुद्धा शब्द आहे ना तुमचा हा सुद्धा जरासा पाहिला म्हणजे त्यातलं सगळं लक्षात येतं मर्म सहज म्हणजे त्याच्या बरोबर अशा रीतीने बघत होते म्हणजे ते गाणं तो अभिनय एकदम जन्माला एकदम फुललेला आहे असा त्याच्यामध्ये भाव लोकांच्या लक्षातच येत होतो दुसरी गोष्ट अशी मग आपण म्हणालो की इकडून तिकडून खूप ठिकाणून आम्ही चाली घेतल्या मराठी रंगभूमीवरती आणि फार योग्य असा ठिकठिकाणी त्याचा उपयोग केला तर लोकसंगीतल्या मराठी लोकसंगीताच लावणी संगीत हे फार मोठं वैशिष्ट्य आता लावण्यांच्या बाबतीमध्ये सुद्धा बघा लावणी गाणे काही सोपं नाहीये म्हणजे नाही कारण भास्कर भाऊनी एकदा लावणी कशी गावी हे एका लावणी गायिकेला गाऊन दाखवलं तर माहितीये कारण ती वजन कठीण आहेत बर टप्प्याचं अंग आहे ते सगळं पण त्या सुरानं एक असोसिएशन आता एक निराळ ह्याचं मिळालेलं आहे तुम्हाला आठवत आहे बलसागर तुम्ही वीर शिरो हे जे गाणं एक्झॅक्टली तुम्ही दाखव जरा बलसागर तुम्ही वीरशिरो परंतु झालं काय की हे वळण थोडस मागे पडत चाललं होतं त्यामुळे या सौहोदरामधल्या काही चाली कालांतराने बदलल्या परी बलसागराची पूर्वी लाईन म्हणजे बलसागर तुम्ही वीर शिरो तरी मला आश्वासन दिस मूल चाल बरोबर आहे पण काय होत सुरांची सुद्धा लोकांच्या मनामध्ये काही काही संदर्भ असतात oh. आता सुभद्रेसारखी राजकन्या ही गाणार आणि लावणीच्या अंगाने गायला लागल्यानंतर सुभद्रेचं चित्र शुब। जास्त ना त्यामुळे आणखी भारतान राजकन्याचं स्वरूप यावं गाण्याला म्हणून पुढे ही चाल ने ऐकलं की मात्र नाना काय सांगतात वापर जागा आल्यामुळे त्याला अर्ध सुद्धा आणि अर्धव हा तर नानाचा फार मोठा नुसतं कुठल्याही गाण्याचं स्टेटमेंट द्यायला एवढं म्हटलं की त्याच्यातच ते सगळं अर्ज कोंडलेला असायचं त्याच्यामध्ये हा पुन्हा एक आवाजाचाही धर्म आहे पण का मला असं सांगा की आता त्या काळामध्ये बघा मायक्रोफोन्स नव्हते नाही का नव्हते हा आवाज है असठ चोरटेपना आवाजी करता हा आवाजा विचारोफोन आलप हल्ले कराए पूर्वी ही गोष्ट कटकत न कुछ हलू जारी बोल तरी प्रत्येक मनसाला अक्षरा अक्षर ऐकू ये शिवाय सकते नाटका बड़े का आवाजा फेक थ्रो ऑफ द पर्सन तो हे आवाजा फेक सुधा साधा का आवाज कोचव यंत्र आवाज कोचवे यंत। होते में पत्र तीसरा को नहीं तिथे तो पोचलाइजे आवाज तो ओरडलो आहोत्त आरडाओरडा के मैं तुम्हें एक पहां कि ज्यादा आवाजा थ्रो गोष्ट समझली है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 त्यांचा आकार आकार चांगला सुंदर याच्यावरूनच सांगतो म्हणाला झाली कि तिचं स्वरूप भिन्न कारण गवई गाणार आहे किंवा एखादी गायला गाणार तरी पण ते पद किंवा ती चीज ही त्यातल्या शब्दानी ओळखली जात नाही त्या रागाच्या सुरावटीनीच ओळखली जात असते इथे मात्र ते पद पद म्हणून ओळखलं जातं तिची चाल म्हणून ओळखलं जात नाही आता सुजना कसा म्हणाचुरी हे आपण पद घेऊया मग ज्या वेळेला त्याची मूळची बैठकी तिचं स्वरूप काय असत तो भूप राग दाखवायचा असतो म्हणजे आपण अगदी भूप असल्यासारख्या साठीवरच गायचा राहायला पाहिजे आता बघा खोला चालेल पण ते खरं सांगितलं बैठक येईल परंतु लईचे इतके सुंदर दर्जे आहेत ज्याला म्हणाल तुम्ही पण एक मिनिट आहे मला आठवत आहे थिरकवा साहेबांनी स्वतः एकदा रेडिओच्या मुलाखतीमध्ये त्याने एकाने विचारलं की तुम्ही इतक्या लोकांच्या आयुष्यभर साथ केलीत कोणाची साथ करताना तुम्हाला सगळ्यात आनंद झाला अतिशय आनंद झाला आणि मोठे मोठे लोक बसलेले होते ऐकायला ते माफ करा बोला परंतु नारायणराव बाधर साथ करता जो तो लयी का आनंद मिला कबूल करते हैयकारी सायकरी नही जी तुम्हारा फुला भिनले त्यावेळी मग तुम्हाला तालाचा किंवा त्या लईचा विचारही करायची गरज पडत बरोबर आता बघा हेच फुलं याच्याच ऐवजी असा मराठी अवतार तुम्ही त्या खासा फुला खासाविलेकार व्यक्ती ना नाटकातल्या पदार्थ चालणार नाही करून एक मिनिट याच्यामधला तुमचा त्या वजनात हे पद जाईल हा कसं जाईल हा बघा सृजन कसा tahaj neh tamire tahaj moha pare tahaj neh tamire shamai tahaj neh tamire tahaj moha तो का ते सुरु झालं ना, ना आपण या इथे जरी बसलेलो असलो तरी एकदम असं म्हण जात मला आठवत माझ्या डोळ्यापुढे मी मुंबईच्याच असल्यामुळे त्याच्यात राहणारा एकदम तो आपण विश्वास असामध्ये ते सगळं सुरू झालेलं डोळ्यापुढे वगैरे सांगतो तुम्हाला त्याचा आनंद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 आणि मग विविध तऱ्हेची गाणी त्यांनी आपापल्या धंदाने कशी खोलच्यामुळे एखादं कठ्ठकी याच्यासारखं सुद्धा गाणं असेल तर एखादी ठुंबरी असेल मला आठवत आहे मधुकर वनवाना सारखं बिकटेक्षा दादर्याच साध कवी बाला हे पद बघ कि दादरा असून दादरा किती चिरतो दाखवू कवी बाला बाला कवी बाला बाला, बाला बाला कवी ala bana kam sa करे देवा यही पुमना दाहु रवाना अच्छा वशिकरणा काल सु समती सकलाना तामन ना होना खामसला मदजे फेमा नितकला गोविमला अवविपना मला अवविपना अंकित फ्लक्सेट दुविका नयनचि गाणे एक्टना त्यांच्या सगळ्या व्यक्तिमत्वाच्या बाबतीमध्ये की कुठेतरी बरं का मग ते गवई म्हणून नट म्हणून काही एक प्रकारचं समर्पणाची भावना सगळं म्हणजे त्या क्षणी त्याने आपलं सगळं जे व्यक्तिमत्व असेल काळ जे असतील ते समर्पण केल्यासारख्या ते त्यामुळे भक्ती हा त्यांच्या भूमिकेत त्यांना जिथे जिथे मिळाली तिथे तर उत्कटपणाने दिसले पण चोच भाव होता आता उदाहरण तुम्हाला आठवत आहे सिंधू तर कसिया तेजूपदाला वास्तविक तसं बघाल तर ती चाल अगदी उठते आणि निराळ झाले तिचा पण कशा तेजूपदाला म्हणताना हा विलक्षण समर्पण फाय सुंदर जरा म्हणा ना म्हणूनच दाखवतो तुम्हाला कशी आजुदा padash padala satiya satupadala maada katta satupadala vashe padayu padite padate padayu padite vashe padayu padite mama vardate padala vardate padala pargathe padala vardate padala काचिया चो बना माझा कांचिया चो बना निरगवत नरक जी गोरथ कारक जी गोरथ कांता, का कांता, कांता होम स्वर्गमला आता आर्गमला आता स्वर्गमला आर्गमला आशी आरोप आला मा कशी आलोपणाला अशी किती गाणी किती सूर कितीतरी बोलत बसू शकू आपण हो हा विषय जसा खा किती गाण्यांच्या आठवणी काढायच्या सुरांच्या आठवणी काढायच्या त्याला अंत नाहीये नाही एकच आहे की हा एवढा मोठा मनुष्य आपल्यात होऊन गेला पण हा मनुष्य बसला की असं हा काही स्वतः मुद्दाम सिद्ध करायला बसलेला नाहीये हा आपल्या समोर बसलाय त्याच्यातून आपोआप गाणं सुरू होत आहे सगळी आयुष्यातली बैठक ही श्रद्धेवर आधारित होती योगायोगाने त्यांचा श्राद्ध दिनच अशावेळी oh. त्यांना त्यांच्या स्मृतीला त्यांचं जे काही आपल्या नेहमी स्मरण येतं त्या क्षणानं हा मनपूर्वक नमस्कार करायचा